वाल्मिकांड सर्ग पंचावन आठ महाबलवानशा राक्षसा आज्ञा देऊन रावण बुद्धी बिघडल्यामुळे स्वतःला कृतकृत्य क्रुत मानू हितेच वैद्यचे सदोदित चिंतन करीत राहिल्याने तो कामशराने व्यथित झाला आणि सीतेला भेटण्याकरता घाई घाईने त्याने अंतर्गृहात प्रवेश केला गृहात प्रवेश करताच त्याला सीता राक्षसींच्या मध्ये दुःखात मग्न झालेली दिसली तिच्या मुखावरून एकसारखे अश्रू गळत होते ती केविलवाणी आणि शोकाच्या भाराने दबलेली होती वाऱ्याच्या सपाट्याने समुद्रात हेलकावे खाऊन बुडत असणाऱ्या नावेसारखी तिची स्थिती दिसत होती हरिणांच्या कळपातून एखादी हरिणी बाजूला पडावी आणि तिला कुत्र्याने वेढावे तशी ती खा वे सीता खाली मान घालून बसलेली होती तिच्याकडे तो राक्षस गेला ती शोकात बुडून गेले असताना आणि त्या राक्षस राजाने हवेल्या प्रासाद या नियुक्त होते हजारो स्त्रिया तिथे होत्या अनेक प्रकारचे पक्षी तिथे होते अनेक प्रकारच्या रत्नांनी ते भरलेले होते त्या भवनाचे खांब हस्तीदंताचे सुवर्णाचे स्फटिकाचे रुपयाचे हिरे वैदोर्या अशा नाना रत्नाने दृष्टीला मनोरम्या होत्या त्याही हस्तिगंताच्या आणि रुपयाच्या असल्यामुळे दिसायला सुंदर होत्या आणि तेथे असलेल्या प्रसादांच्या रांगा सोन्याच्या जाळ्याने विढलेल्या होत्या सर्वत्र पांढऱ्या सुब्रमण्याने आकर्षक केलेले भूमी दशग्रीवाने आपल्या भवनात मैथिलीला दाखवले मोठ्या मोठ्या विहिरी आणि पुष्करी यात नाना प्रकारची फुले फुललेली होती अशा रावणाने सीतेला दाखवल्या ते सगळे उत्कृष्ट भवन वैदईला दाखवून तो पापात्मा सीतेला लोभ उत्पन्न करण्याच्या इच्छेने म्हणाला दहा कोटी राक्षस आणि आणखी बावीस कोटी वृद्ध आणि बाल असलेले वगळून या लंकेत आहेत त्या सर्वांचा सीते मी प्रभू आहे ते सारे मोठी कामे करणारे यापैकी खास माझे काम पुढे होऊन करणारे एक सहस्त्र आहे हे जे माझे सर्व राजतंत्र ते तुला अर्पण आहे नव्हे हे विचाराची माझे जीवित सुद्धा तुला अर्पण आहे तू मला प्राणाहुनी प्रिय आहेस उत्तम उत्तम स्त्रियांचा जो माझा परिवार आहे त्याची सीते तू सत्ताधारी आहेस प्रिय माझी तू भार्या हो विपरीत बुद्धी ठेवून तुझे काय भुले आहे माझ्या बोलण्याला मान तुकव मी कामाने तापलेला आहे माझ्यावर प्रेम कर अनुग्रह कर ही शतयोजन दूर असलेली लंका समुद्राने वेढलेली आहे हिच्यावर हल्ला करणे सुरा सुरानाही शक्य नाही देवात गंधर्वात यक्षात ऋषीत या लोकात माझ्यासारख्या वीरशाली असलेला कोणीही मला दिसत नाही तो राजभ्रष्ट झालेला दिन तापस पायी राम त्या अल्पशक्तीच्या मानुष्यमाला घेऊन तू काय करणार सीते मी तुला योग्य असा भरताय माझ्यावर प्रेम कर भित्रे तारुण्य क्षणभंगोर आहे म्हणून माझ्याशी रममान हो सुंदरे रास सीते मनाने सुद्धा येथे येण्याची कोणाची ताकद आहे आकाशात वेगाने वाहणारा वायू पाशाने बांधण्यास शक्य नाही पेटलेल्या अग्नीच्या तेजस्वी ज्वाला हाताने धरता येत नाही शोभने माझ्या बाहूंच्या रक्षणात असलेल्या तुला पराक्रमाने घेऊन जाईल असा तिन्ही लोकात मला कोणी दिसत नाही हे लंकेचे पुष्कळ मोठे असलेले राज्य तू सांभाळ माझ्यासारखे आणि देवांसरा तुझ्या हातून पूर्वी काही पाप झाले असेल त्याचे निरसन या वनवासाने झाले आणि जे पुण्य झाले असेल त्याचे इथे फळ भोग मैत्री येथे सर्व दिव्य सुगंध असलेली फुले आहेत उत्तम उत्तम दागिने त्यांचा माझ्यासह तू उपभोग घे सुंदरी माझा भोग वैश्रवण त्याचे पुष्पकना आणि मनाच्या वेगाने जाणारे त्यातून सीते मी आणि तू मिळून विहार करू पण हे सुंदरी तुझे कमळासारखे विमल सुंदर दिसणारे मुख शोकार झाल्याने शोभत नाही असे तो बोलत त्या श्रेष्ठ नारी सीतेने आपले चंद्रासारखे मुख पदळाने झाकून घेतले आणि ती मंदपणे अश्रू गाळू लागली चिंतेने कांती नष्ट झालेल्या आणि अस्वस्थ होऊन मनात एका सीतेला तो राक्षसवी रावण म्हणाला वैद्यही धर्माचा लोप आपण करीत आहोत अशी लज्जा धरू नकोस देवी जो संबंध तुला कसा वाटेल तो ऋषी प्रणीत आहे हे तुझे मी माझ्या मस्तकाने धरतो माझ्यावर कृपा कर चटकर मी तुला वश होणार आहे मी तुझा दास आहे सुकून चाललेल्या माश्या तोंडून माझा मोठे शून्य करून उच्चार हे शब्द आहेत रावणाने आजवर कोणाही स्त्री पुढे मस्तक नमवलेले नाही असे दशग्रीव जनक कन्या म्हणाला आणि ती आपली झालीच असे तो मरणाभू झालेला रावण मानू लागला अरण्यकांडाचा पंचावन्ना सर्ग समाप्त